जादूचा आंबा बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका जंगलात आंब्याचे एक खूप मोठे झाड होते झाडाच्या सर्वात उंच फांदीवर एक पिकलेला आंबा होता तो काही साधारण आंबा नव्हता तो होता एक जादूचा आंबा एक दिवशी जोराचा वारा आला आणि आंब्याचे झाड जोरजोरात हलवून गेला जादूचा आंबा धपकन जमिनीवर पडला नशिबानं तेव्हा त्याला काही लागले नाही जादूचा आंबा फारच सक्रिय झाला त्याला आता इकडे तिकडे फिरता येणार होते हळूहळू तो गावाजवळ पोहोचला गावाच्या आधी त्याला एक बकरी भेटली ती म्हणाली अरे थांब थांब मला तुला खायचे जादूचा आंबा जोरात हसला आणि गाऊ लागला मी आहे आंबा जादूचा जगभर फिरेन सकाळ दुपार तुझ्या हाती मी नाही लागणार उड्या मारत मारत आंबा निघून गेला आणि बकरी त्याच्या मागे, मागे जाऊ लागली रस्त्यात एक मुलगा पतंग उडवत होता तो आंब्याला म्हणाला अरे थांब थांब मला तुला खायचे आंबा परत हसला आणि गाऊ लागला मी आहे आंबा जादूचा जगभर फिरेन सकाळ दुपार तुझ्या हाती मी नाही लागणार आंबा आणखीच जोरात धावू लागला आणि गेला एका बागेत बकरी आणि मुलगा पण त्याच्या मागे धावू लागले त्यावेळी बागेत काही मुलं खेळत होती ही आंबा पाहिला आणि ओरडली अरे थांब थांब आम्हाला तुला खायचंय आंबा गरगरत दूर गेला आणि गाऊ लागला मी आहे आंबा जादूचा जगभर फिरेन सकाळ दुपार तुमच्या हाती मी नाही लागणार बकरी मुलगा आणि मुली सगळेच आंब्याच्या मागे लागले पण आंबा कुणालाच मिळाला नाही आता आंबा थकला होता उंच वाढलेल्या गवतात तो लपून बसला सगळ्यांनी आंब्याला खूप शोधले पण आंबा सापडला नाही म्हणून काही वेळानंतर सगळे निघून गेले आंबा थकला होता त्याला लागली झोप खूप महिने तो झोपूनच राहिला अचानक एक दिवशी त्याला जाग आली त्यानं पाहिले तर त्याच्यावर सोनेरी मातीचे आवरण पडले होते तो आता बदलला होता त्याच्यातून अंकुर आले होते जादूच्या आंब्याचे आता झाड होऊ लागले होते